वाल्मिकी रामायण कांड, सर्ग पस्तीसावा तेजाने जणू पेटलेल्या लक्ष्मणाखी तारात्याला म्हणाली लक्ष्मणा तू असे बोलणेही नाही इतके कठोर बोल विशेषतः या वानरांच्या राजाच्या काने पडणे योग्य नाही सुग्रीव अकृतज्ञ नाही शठही नाही निर्दही नाही तो खोटे बोलणाराही नाही आणि वाकड्याक वृत्तीचाही नाही इतरांना जे करणे कठीण ते रणात करून वीरा रामाने जो उपकार करून ठेवला आहे तो हा वीर सुग्रीव विसरलेला नाही रामाच्या कृपेमुळेच या लोकी सुग्रीवाला वानरराजे कायमचे मिळाले रुमाची आणि माची त्याला प्राप्ती झाली पूर्वी अत्यंत कष्टाने ज्याला झोप मिळायची त्यालाही उत्कृष्ट सुख मिळाल्यानंतर वर्तमान काळाच्या कर्तव्याची त्याला जाणीव राहिली नाही जशी विश्वामित्र मुनिला लक्ष्मणा विश्वामित्र एवढा महामुनी धर्मात्मा पण घृताची च्या ठिकाणी आसक्त होऊन त्याला दहा वर्षे एका दिवसासारखी वाटली नाही का एवढा महा तेजस्वी विश्वामित्र काळाचे ज्ञान असणारे श्रेष्ठ पण त्यालाही वर्तमान काळच्या कर्तव्याची जाण राहिली नाही मग जो सामान्य जन त्याची काय व्यथा त्याची काय कथा का लक्ष्मणा हा कष्टुन थकलेला जीव हा जर देह धर्माला वश झाला आणि कामभोगात हो अतृप्त राहिला तर रामाने त्याला क्षमा करावी बा लक्ष्मणा निश्चित मूळ कारण समजून न घेता सामान्य मनुष्य जसा एकदम क्रोधाच्या आहारी जातो तसे तू जाऊ नयस नरश्रेष्ठा जे तुझ्यासारखे पुरुष असतात ते अविचाराने क्रोधाला सुग्रीवा करता समचित्त राहून मी तुझी कृपा याचिते महान कोपातून उत्पन्न झालेला हा प्रक्षोप तू टाकून दे रामाचे प्रिय करण्याकरता सुग्रीव रुमाला मला अंगदाला टाकील राज्य धनधान्य पशु यांचा त्याग करेल असे माझे मन मला सांगते त्या राक्षसा रोहिणीसह चंद्राला तसे सीतेसह लंकेतल्या कोटी कोटी राक्षसांना रावणाला मारणे अशक्य आहे ते राक्षस लढाई करण्याला कठीण आणि इच्छेला येईल ते रूप घेणारे लक्ष्मणा सहाय्या वाचून विशेषतः सुग्रीवाच्या सहाय्या वाचून त्यांना युद्धात मारणे शक्य होणार नाही रावण हा क्रूर कर्म करणार आहे असे वाडी म्हणत असे तो वानर राजे त्यातला ज्ञाता प्रत्यक्ष ज्ञान मला नाही त्याच्याकडून ऐकले त्यावरून सांगते तुला सहाय्य करण्याच्या हेतूनेच वानर श्रेष्ठांना युद्धासाठी पुष्कळ वानर मुख्याना आणि वानरांना आणण्याकरता पाठवण्यात आले त्या पराक्रमी अत्यंत बलवान वानरांची हा वानर रामाचे कार्य साधण्याच्या दृष्टीने वाट पाहत थांबलाय बाहेर जात नाही सुग्रीवाने अगोदर जी सुव्यवस्था करून ठेवली आहे त्यानुसार सर्व वानरांनी शतकोटी गोला पाशी येऊन पोहोचतील शत्रोडून दे अनेक कोटी तेजाने देदीप विमानाचे वानर येणार आहेत तुझी ही मुद्रा पाहून रागाने रक्तासारखे झालेले डोळे बघितल्यावर वानर स्त्रिया अस्वस्थ झाल्या आहेत वाली मृत्यूच्या भयाने साऱ्या शंकित झाल्या आहेत किशकिन झाकंडाचा पस्तीसावा सर्ग समाप्त